करुणा देवी प्रकरण नव्वे यात्रे करीन वाचक विद्या पाटील एके दिवशी सकाळी करुणा त्या समाजाजवळ गेली होती हात जोडून डोळे मिटून ती तिथे बसली होती मधून मदुन् मधून तिच्या डोळ्यातून अश्रू घडगळत होते प्रेमानंद तेथे येऊन उभा होता ते पवित्र व प्रेम करुण गंभीर दृश्य तो पाहत होता करुणेने डोळे उघडले समोर प्रेमानंद होता क्षणभर कोणी बोलले नाही प्रेमानंद बसा उभे परके थोडे सहा शिरीष तुम्ही मित्र बसा केवळ असा कसा के तुमचा कठोर मित्र करुणाताई तुम्हाला एक विचार सांगायला सांगा तुम्ही सांगाल त्या कल्याणाचे शिरीष ला भेटायला जा शिरीष मुख्य प्रधान झाला आहे जा त्याचा शोध करीत राजधानीला जा तुमच्यावर भूमातीची कृपा आहे सारे गोड होईल असे मला वाटते येथले तुमचे सारे कर्तव्य संपले आहे आता पतीव्रतेचे खरे कर्तव्य हाती घ्या पतीचा शोधार्थ बाहेर पडा त्या मोठ्या राजधानीत मी कशी जाऊ शिरीष प्रधान मी खेडवळ कशी तेथे जायला दजू शिरीष म्हणून कशी हात मारू शिरीष कोठे राहतो म्हणून कोणाला जसे विचारू माझे नाते कसे सांगू सारी असतील वेळी आहे बाई असे म्हणतील आणि मुक्तापूर राजधानी किती दूर कशी पोचू वाटेत जंगले आहे मोठ नद्या आहेत कठीण आहे प्रेमानंद करुणे समाधा बांधताना तू रात्री बेरात्री रानावना हिंडत असेल तुला कशाची भीती वाटत नसेल अग नागोबा व वा वाघोबा येऊन तुझे काम करतात देवाची तुझ्यावर कृपा आहे तुला वाटे त्रास होणार नाही नद्या तुला उतार देतील जंगलातील श्वापदे तुला प्रेम देतील वाघ वाट दाखवेल दमून तू झोपलीस तर नाग तुझ्यावर फत्र धरी जा भिऊ नकोस सती सावित्री पती पाठोपाठ प्रत्यक्ष काळाबरोबर गेली सतिला भय ना भीती तू जा शेवटी सारे चांगले होईल माझा शिरीष तुझी वाट पाहत असेल असेल तिचे प्रेम तर येईल असे मनात म्हणत असेल तो मोठा प्रधान आहे तो इकडे आला तर बरे नाही दिसणार तूच जा तू तुझा, तुझा, तुझा, तुझा स्वीकार करील तुला राजधानीत कसे वागावे काय करावे ते सारे सुचेल शिरीषच्या माता या सुंदर समाजांजवळच त्यांच्या मुलाकडे जाण्याचा निश्चय कर प्रेमानंद एकटी जाऊ बरोबर एक तारेगी गाणी गाज यात्रेकरण होऊन जा गळ्यात रुद्राक्षांची माळ घाल धवल वस्त्र परिधान कर प्राचीन काळातील तपस्विनी महाश्वेताजन बनून जा प्रेमानंद शिरीष ची एक सुंदर घरी आहे तुम्हाला माहीत आहे तेही बरोबर घेऊन जाईल त्याचा उपयोग होईल होईल जा एक ताई व शिरीषची घेऊन जा प्रेमाची यात्रेकरण होऊन जा पतिव्रतेच्या तीर्थयात्रेला नीक पुजा कर्तव्यामुळे जीवनाच्या मंदिरावर शेवटचा कळस उभार समाध्यांची पूजा करून ती निघाली प्रेमानंद आपल्या शेतावर गेला करुणा घरी आली तिने सर्व तयारी केली घरदार शेत मळा बाग तिने प्रेमानंदाच्या स्वाधीन केली समाध्यांची पूजा करीत जा असे तिने त्याला सांगितले करुणा ही बातमी गावभर पसरली सारा गाव तिच्या दारासमोर जमला सुवास्री तिला वंदन केले करुणे सर्वांना प्रणाम केला सरवांचे आशीर्वाद व सदिच्छा घेऊन ती बाहेर पडली गावाच्या सीमेपर्यंत लोक आले आणि मग मागे वळले प्रेमानंद आणखीही पुढे गेला प्रेमानंद किती येणार तुम्ही जा आता जपा तुम्ही मित्रप्रेमाचे कर्तव्य केले नेहमी मदत केली धीर दिलात सल्ला दिलात सत्पंद दाखवलात जा किती याल शिरीषला प्रेमपूर्वक प्रणाम सांगा म्हणावे जन्मग्रामाला एकदा भेट दे सांगेन त्यांना घेऊन येईल राजा जवळ वर मागेल प्रेमानंद परतला करुणा करुणा पर अबंग आळवीत निघाली एक तरीच्या नादावरती गात होती चालण्याचे श्रम तिला गाणी म्हणायला सांगत मंदिरात स्वयंपाक करी, एक भाग गाईला काढून ठेवी बाकीची जेवे शिरीष हा शेवटचा तुजा होताना म्हणे मंदिरातील ओढीत ती भजन करीत बसे जाणारे येणारे ऐकत भक्तिमय होऊन माघारे जात एकदा एका मोठ्या नावेत बसून जात होती परंतु नाव धारेत सापडली नावाडी नवशिके होते लोक घाबरले बाई तुमच्या देवाला तरी आळवा लोक म्हणाले माझी कोटी आई पुण्या करुणा म्हणाली मनातर मना तर खरा अभंग कोणी आग्रह केला आणि करुणेने धावा म्हटला देवा धाव रे धाव आम्ही नाव लोटली आहे तू सुकाणू हातात घे तू नसशील तर आम्ही मरू तू असशील तरु ये ये, ये। आम्ही अभिमान टाकला आहे आळस झाडला आहे आम्ही भांडे मिटवली आहे, स्पर्धा थांबवली आहे आम्ही सारे वल्ली मारित आहोत एकोप्याने कार्य करीत आहोत तुझा आशीर्वाद दे तू मार्ग दाखव ये ये ये, वारा जोराचा आहे प्रवाह जोराचा आहे आम्ही पराकष्टा करीत आहोत प्रभू तुझी कष्टाळू लेकरे अंत नको पाहू ये ये ये तो पहा प्रभू आला त्यांनी सुकाणू हाती घेतले वोलवणाऱ्यांना स्फूर्ती आली धारेतून नाव बाहेर पडली आले तीर आले प्रभूची कृपा झाल्यावर काय अशक्य आहे म्हणून प्रयत्न करताना त्याला हाक मारा त्याला विसरू नका देवाला विसराल तर फसाल नावाड्यांना आळवाल तर आठवाल तर, तर श्रद्धेचा विजय असो असा तो धावा होता वल्लवणारे वल्ली मारीत होते आणि बाकी सारे शांत होते आणि खरेच नाव धारेच्या बाहेर पडली जे जे कार झाले तुमचा धावा देवाने ऐकला लोक म्हणाले तुमच्याही प्रार्थना त्याने ऐकल्या करुणा म्हणाली प्रवासात असे अनेक अनुभव येत होते करुणेची श्रद्धा वाढत होते पुरे पट्टणे वणे, उपवणे यातून ती जात होती जिकडे तिकडे राजा यशोधर व प्रधान यांची कीर्ती तिच्या कानावर येई, तिला अपार आनंद होईल एकदा तिच्या कानावर बातमी आली की जवळच्या एका शहरी आहे करुणेची धावपळ झाली ती वायू वेगाने त्या शहराकडे निघाली ती थकली परंतु चालतच होती मनाच्या वेगाने जाता आले असते तर वाऱ्यावर बसता आले असते तर असे तिच्या मनात येईल त्या शरीर येऊन ती पोचली परंतु ती बातमी खोटी होती शिरीष नाही कोणी नाही ती निराश झाली चार महिने ती प्रवास करीत होती राजधानी जवळ येत होती तिचे निदान जवळजवळ येत होते स्वर्ग जवळजवळ येत होता हळूहळू राजधानी दुरून दिसू लागली करुणेने प्रणाम केला मुक्तापूरला तिचे दैवत राहत होते शीतला नदी आली शुद्ध स्वच्छ शांत नदी करुणेने मंगल स्नान केले ती नवीन निर्मळ धवन वशन दिसली योगिनी प्रमाणे निघाली सोमेश्वराचा कळस दिसू लागला त्या मंदिराकडे ती वळली मंदिराचे प्रशस्त आवार होते तडी तापडी साधू बैरागी यांना राहण्यासाठी तेथे ओऱ्या होत्या करुणा एका ओव्हरी शिरली तिने ती ओरी स्वच्छ केली तिने कंबळ घातले त्यावरती बसली डोळे मिटून तिने ध्यान केले कोणाचे ध्यान सोमेश्वराचे कि प्राणेशराचे हा दोघांचे